पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील परिशिष्ट अ महात्माजींविषयी ब्राह्मण पुढाऱ्यांचे विचार सन एकोणीशे साली श्री केशरराव जयदे यांनी पुणे बुधवार चौकात महात्मा फुले यांचा पुतळा वीस हजार रुपये खर्च करून उभारावा असा ठराव पुणे म्युन्सिपाल्टी पुढे मांडला पण ते म्युन्सिपालिटी ब्राह्मण जातीच्या लोकांच्या हातात असल्यामुळे पुतळ्याचा ठराव साहजिकच नापा झाला परंतु त्यावेळी काही ब्राह्मण व त्यांच्या आारी गेलेल्या सभासदांनी महात्मा फुले ख्रिस्ती झाले होते असे अनुदार उद्गार काढले व त्यामुळे या पुतळा प्रकरणास मोठे स्वरूप प्राप्त होऊन महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली या देशातील भिक्षुकशाही अशी आहे की तिने जनतेच गुलामगिरीत डांबून ठेवण्याकरता हजारो वर्षापूर्वी धर्माच्या नावाखाली जे जाळे पसरवून ठेवले आहे ते तोडून जर कोणी सद्धर्माचा पुरस्कार करू लागला तर ती हटकून त्या सत्पुरुषास धर्मद्रोही ठरवून त्यावर बेशक नाही नयते आरोप व कुभांडेर असून आपल्या गुलाम जनतेच्या मनात त्या सत्पुरुषाविषयी पूज्यता व आदरबुद्धी उत्पन्न होणार नाही याविषयी खबरदारी घेते हे भिक्षुभशाहीने भगवान महात्मा बुद्ध संत तुकाराम ज्ञानदेव स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद व राजशी छत्रपती महाराज यांच्या केलेल्या छणावरून आणि त्यांच्याविषयी लोकांत गैरसमज पसरवण्याच्या केलेल्या प्रयत्नांवरुन दिसून येते या विसाव्या शतका सर्वांच्या वेळांदेखत ब्राह्मणातील बरेच सुशिषित पदवीधर व प्रतिष्ठित ब्राह्मणी पत्रे महात्मा जगमान्य देवपुरुषास ख्रिस्ती त्यांना ख्रिस्ती धर्माचा रेवरण म्हणतात व बाकीचे लहान थोर ब्राह्मणही मुग्धता धारण करून वरील म्हणण्याला मूक दर्शवतात यावरून ब्राह्मणांची पुढील अवलाद या मागे लेखाचे आधार दाखवून दोनशे वर्षानंतर पुढे महात्मा गांधींना ख्रिस्ती ठरविणार नाही अशी हमी कोणी द्यावी ज्या ब्राह्मणपतीजांकडून या ज्ञानयुगात देखील सर्वांच्या डोळ्यादेखत महात्मा गांधींसारख्या सत्पुरुषात जर ख्रिस्ती म्हणण्याचा निष्पणा केला जातो तर आज पाऊशे वर्षापूर्वीच भिक्षुकी गुलामगिरीच्या मुळावर वार करणाऱ्या महात्मा फुल्यास ख्रिस्ती म्हणण्याचा प्रयत्न त्याच ब्राह्मण लोकांकडून झाला तर त्यात आश्चर्य मानण्यासारखे काय आहे महात्मा फुल्यांना शिवाय देणाऱ्या काही कोत्या विचारांच्या ब्राह्मणांचा प्रश्न बदला ठेवला तर त्याच्या उलट महात्मा फुले इतके श्रेष्ठ दर्जाचे होते की त्यांचे थोरगुडांविषयी उद्गार अनेक ब्राह्मण पुढाऱ्यांच्या तोंडून सहज निघालेले आहे ते आम्ही खाली थोडक्यात देत आहोत महात्मा फुले यांच्याविषयी ब्राह्मण मत कैलासवासी टिळकांचे पट्टशिष्य केसीचे संपादक नरसोपंत केळकर टिळकांचे चरित्रखंड पहिला पान एकोणसत्तर व सत्तरमध्ये महात्मा फुले यांच्यासंबधी लिहितात की ब्राह्मण्यरातील सुशिक्षित पिढीमध्ये अग्रस्थानाचा मान ज्योतिरा फुले यांना दिला पाहिजे लहानपणापासून त्यांच्या अंगी सुदेशभिमानाचे वारे शिरले होते पुण्यातील प्रमुख ब्राह्मण मंडळींचा त्यांचा स्नेह जमला होता त्यांना गोळीबार दानपट्टा उगत होता ही विद्या इंग्रज सरकारला पालथे घालण्याच्या उद्देशाने मी शिकला असे ते म्हणत वयाच्या एकशा वर्षी त्यांनी बिड्यांच्या मराठी लोकांसाठी शाळा घातली आपल्या पत्नी स्वतः शिकवून तिला शिक्षकीन तयार केली बुढींची शाळाही नानाच्या पेठेत अस्शांकर्ता शाळा काढली पंढरपूरच्या धर्तीवर अनाथ बालकाश्रम काढून पोरक्या मुलांच्या त्यांनी सोयी केल्या अठराशे बावन्न साली विश्राम बागेच्या वड्यात दरबार भरवून त्या ते त्यांच्या कामगिरीबद्दल बहुमानार्थ म्हणून ब्रिटिश सरकारांनी त्यांना दोनशे रुपयांची शाळा अर्पण केली सर अस्कीन पेरी व कर्नल मेडोस टेलर सरदार गोपाळराव देशमुख माधुराव रानडे दे वगैरे लोक ज्योतिरावांना चाहत अठराशे त्र्याहत्तर साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सामाजिक सुधारणा करावी व्यसनापासून निवृत्त व्हावी कुणाच्याही घरात कोणी अन्नग्रहण करावे ब्राह्मणांची गुलामगिरी टाकून द्यावी वगैरे मते त्यांनी प्रसिद्ध केली त्यांच्या स्फूर्तीने आणि शिकवणीने ब्राह्मणेतर समाजात बरीच कार्यकर्ता म्हण निर्माण झाली या नात्याने त्यांना विशेष महत्व आहे त्यांनी ब्राह्मणेतर समाजाकरता एक छापखाना काढून एक वर्तमानपत्रही सुरु केले न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेपूर्वीच ब्राह्मणेत्र समाजाची चवळ सुरु झाली होती व समाजाचे एक चांगले पत्रही केसरीच्या पूर्वीच तीन वर्षे जन्मास आले होते टिळक आगरकत रुंगातून सुटले त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात व टिळकांची दहा हजार रुपयांची जामिनकी ठण्यात ज्योतिराव प्रमुख होत श्री शिवाजी महाराजांची समाधी प्रथम यांनीच प्रसिद्ध केली व शिवाजी स्मारक सभेत ज्योतिरावांनीच पुढाकार घेतला होता अखेर अठराशे साली ज्योतिराव वारले मुंबईत निघणाऱ्या सर्वंट ऑफ इंडिया या मोठ्या वजनदार इंग्रजी पत्राचे ब्राह्मण संपादक लिहितात ज्योतिरावांची योग्यता आज जी महाराष्ट्रातील लोकांच्या दृष्टीपुढे प्रामुख्याने आहे ती त्यांना अज्ञ लोकांमधे सामाजिक व धार्मिक बाबतीत घडवून आणलेल्या विलक्षण विचारक्रांतीमुळेच होत ब्राह्मणांचे इतर वर्गावर चालत असलेले जुलमी वर्चस्व म्हणून पाडण्याकडे त्यांनी आपल्या आयुष्यातील उत्तर भाग घातला व त्यामुळेच ते विष्णू शास्त्री चिपळूणघरांसारख्या पात्र झाले पण चिपळूणकरांची टीका जशी फुल्यांवर झाली तशीच स्वामी दयानंद सरस्वती याजोरी झाली आणि दयानंद स्वामींनी आर्य समाज स्थापन करून लोकजागृतीचे जे अफाट काम केले तसेच काहीसे काम सत्यशोधक समाज स्थापन करून फुल्यांनी महाराष्ट्रात केले हे कोणाही निपक्षपाती मानसास नाकबूल करता ये शक्य नाही समाजाचे नेते व वर्णगुरु या दृष्टीने ब्राह्मण जत्रावांनी हातर उचलले तसेच ब्राह्मणेतरांच्या धर्मगोळ्या समजुतीवरही त्यांनी हल्लासोलीला अद्यापही सुधारणेच्या अनेक चळवळीमध्ये मिशनरांचे सहाय्य घ्यावे लागते अशी जर वस्तुस्थिती आहे तर साठ सत्तर वर्षांमागे जेव्हा मिशनरांव्यतिरिक्त उदारमताची मानसी अत्यंत दुर्मिळ तेवा तेव्हा ज्योतिरावांना मिशन यांकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत होत असेल तर त्यात आश्चर्य काय खरे आश्चर्य हे की सुशिक्षितांच्या मनावर मिशन इतका पगडा बसलेला असून सुद्धा ज्योतिरावांनी स्वतःला या वातावरणातून इतके अलिप्त ठेवले मिशन कधीही तादात्म्य पावले नाही जीएदे यांच्या ठरावाचा जो निकाल लागला त्यावरून सर्व समाज सुधारकांचा अभिमान नाही साहून सुधारणेची गती अत्यंत मंद आहे अशी सर्वांची खात्री झाला राहणार नाही मात्र तूर्त महाराष्ट्रात धुबझत असलेल्या ब्राह्मण ब्राह्मणत्रांमधील वैरागणी पेट घेण्यास या निकालाची मदत होईल यात संदेह नाही मुंबई इथं रोज निघणारे नवाकाळ पत्र आपल्या तारीख दहा सप्टेंबर एकोणीशे पंचवीसच्या अंकात म्हणते ज्योतिराव यांचा जन्म अठराशे सत्तावीस मध्ये झाला त्यांचे बालपण हलाखीत गेले पुढे ते मिश्र्यांकडे नोकरीला राहिले त्यांनी एका मुलीची शाळा काढली ही शाळा मिश्र्यांचीच असावी असे काही लोक सुचितात परंतु आधार देत नाहीत पुतळ्यासंबंधी पुणे म्युन्सिपालिटीत जो वाद झाला त्यावेळी एकाने एक बाटलेलीही असतील अशी शंका प्रदर्शित करण्यापर्यंत मजलनेली सारांश ज्योतिराव यांनी देशाचे नुकसान केले सत्यशोधकांनी यांचे विनाकारण अवास्तवस्तो माजूले आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न झालेला आहे पण धर्माची सुधारणा हातात घेऊन ज्यांनी लोकजागृतीचा उद्योग केला त्या सर्वांवर म्हणजे प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते राजाराम मोहन राय व दयानंद याजवर ख्रिस्ती धर्माच्या अनुकरणाचे आरोप झालेले आहेत पण अशा विचारसरणीने पाहिल्यास वरील सर्वांना अधर्माच्या मालिकेत गोवण्याचा प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही पुणे येथील ज्ञानप्रकाश पत्राच्या तारीख तेराणव एकोणीशे पंचवीसच्या अग्रलेखात रा वजे पुन्हा लिहितात की मुलींची शाळा अठराशे चौपन्न साली म्हणजे बंडाच्या अगोदर तीन वर्ष कैलासाची ज्योतुराव फुले यांनी मुलींची शाळा स्थापन केली हीच मुलींची पुणे शहरातील पहिली खासगी शाळा होय या शाळेत शिकविण्यात स्त्री शिक्षक मिळणार म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्नीला शिक्षण देऊन आपल्या शाळेत शिक्षकिनीचे काम करण्यास तयार केले कित्येक वर्षांपर्यंत उभय त्यांनी ही शाळा चालवून नंतर त्यांनी काही गृहस्थांच्या कमिटीकडे तिची व्यवस्था सोपविली या कमिटीने पुणे शहरातील इतर भागात आणखी दोन शाळा सुरु केल्या व अखेर त्या सरकारच्या विद्या स्वाधीन केल्या अस्पृश्यांच्या शाळा तदनंतर एका वर्षाने ज्योतिरावांनी आपले लक्ष्य महार मांग करून अस्पृश्य वर्गाच्या शिक्षणाकडे वळविले व हल्ली भोकरवाडीत अत्यंजाकरिता जी शाळा आहे ती त्यांनी स्थापिली आणखी दोन शाळा या वर्गांकरिता का नंतर काही दिवसांनी त्यांनी स्थापन केल्या मिशनरांनी चालविल्या शाळा वगळल्यास खासगी प्रयत्नांनी सुरु झालेल्या अस्पृश्यांच्या या पहिल्या शाळा होत हे सांगावयास नकोच याही शाळांत ते पत्नीला शिकवावयास लावीत व दोघांनी मिळून सुमारे दहा वर्ष या शाळा चालविल्या तेव्हा शिक्षणाच्या दृष्टीने हिंदू समाजातील सर्वात जे दोन निकृष्ट वर्ग स्त्रिया व अस्पृश्य त्यांना विद्या देण्याच्या बाबतीत ज्योतिरावांनी सवंद महाराष्ट्रात मार्गदर्शकाचे काम केले हे उघड होते सक्तीचे शिक्षण सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची कल्पनाही महाराष्ट्रात प्रथम त्यांनीच प्रसारित केली ज्योतिरावांनी अठराशे चौऱ्याऐंशीच्या हंटर कमिशनपुढे साक्ष देऊन हिंदुस्थानात सर्व मुला मुलींना कमीत कमी बारा वर्षांपर्यंत सक्ती करावी अशी सूचना केली व सर्वत्रिक शिक्षणास प्रारंभ म्हणून आपल्या हद्दीतील सर्व मुला मुलींना शिक्षण देण्यास आवश्यक लागतील तेवढ्या शाळा स्थापन करण्याची सक्ती करण्याचा अधिकार सरकारने आपल्याकडून घेऊन ठेवावा असे त्यांनी सचविले डॉ पराांजपे यांच्या सक्तीच्या शिक्षणाचा कायदा याच नमुन्यावर झाला आहे हे माहितीगार वाचकांना समजून येईलच हंटर कमिशन पुढे पुष्कळ प्रमुख गृहस्थांच्या साक्षी झाल्या पण फुल्यांशिवाय सक्तीच्या शिक्षणाची मागणी कोणीच केली नाही निव्वळ शिक्षणाच्या बाबतीतलंच त्यांचे कार्य एवढे प्रचंड आहे की त्यांनी याखेरी दुसरे कोणतेही कार्य हाती घेतले नसते तरी त्यांचे स्मारक महाराष्ट्राने विशेषतः पुणे शहराने करणे योग्य झाले असते याशिवाय भूतदयेची त्यांनी दुसरी कामे केली तीही तितक्याच महत्वाची होती त्यांनी अनाथश्राम स्थापला व विधवाविवाह रूढ करण्याचा प्रयत्न केला या दोन कार्याचे मोल फारच मोठे आहे, याही बाबतीत त्यांची पुरोगामी दृष्टोत्पत्तीच येत सुशिक्षित वर्गाच्या समाजरचनेतील ही व्यंग त्यांनी दाखविली हे विशेष ध्यानात ठेवण्यासारखे आह कित्येक ब्राह्मण म्हणतात फुले यांनी जी काही परोपकाराची आणि सामाजिक व धार्मिक सुधारणेची कामगिरी केली ती ख्रिस्ती भिजनारांच्या प्रेरणे व मदतीने केली व तिचा खरा हेतू हिंदू धर्मातील लोकांना ख्रिस्तीच्या जाळ्यात ओढण्याचा होता पण हे विधान सर्वस्वी निराधार आह कोणत्या समाजसुधारकाविरुद्ध अथवा धार्मिक विरुद्ध पुराण मताभिवाणी लोकांनी असा आरोप करण्याची बाकी ठली आहा आश्चर्य की सुशिक्षितांच्या मनावर मिशनर्यांचा इतका पगडा बसलेला असून सुद्धा ज्योतिरावांनी स्वतःच या वातावरण इतक्या लिप्त ठाली मिशन यांशी ते कधीही तादात्म्या पावले नाही याचा एक सबळ पुरावा उपलब्ध आहे व तो म्हणजे शिक्षण कमिशनपुढे जबाणी देताना मिशन यांच्या शाळा बऱ्याच असल्या तरी एकशीय व हिंदूधर्मीय लोकांनी चालविलेल्या खाजगी शाळांचे काम या शाळांकडून कदापि व्हायचे नाही असे त्यांनी जोराने प्रतिपादन केले आहे हा होय उलट विरुद्ध बाजूचा पुरावा काहीच नाही मुंबई इथं निघणाऱ्या स चित्रचाबूक पत्राचे संपादक श्री अच्युत बळवंत कोलटकर आपल्या पत्राच्या बाराणव एकोणीशे पंचवीसच्या अंकात लिहितात ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याविषयीच्या वादात एका सद्गुरुंनी असे विधान केले की ज्योतिबा हे ख्रिस्ती होते परंतु ज्योतिबावरील हा आरोप इतका धडधडीत खोटा आहे की वाटेवरील पोर देखील हा आरोप खोडून काढेल जर ज्योतिराव ख्रस्ती झालेले असते तर एवढे मानी आपल्या गोटात सापडल्यावर ते आपले आहे असे म्हणायला ख्रिस्ती पाद्र्यांनी कमी केले असते काय ज्यावेळी निळखंडशास्त्री गोरे ख्रसे झाले ज्यावेळी बाबा पद्मजी ख्रिसे झाले ज्यावेळी प्रोफेसर वेलिनकर ख्रिसे झाले किंवा ज्यावेळी पंडिता रमाबाई ख्रिसे झाल्या त्यावेळी ताशे व तोरणे लावून पादरी लोकांनी ही गोष्ट जगाला कळविली मग ज्योतिराव फुले यांच्या संबंधात त्यांनी ती गोष्ट जगापुढे मांडायला कमी केली असते काय वास्तविक प्रकार असा आहे की जो जो मनुष्य समाजात विचार परिवर्तन करायला पुढे ससावतो त्याचे त्याच्यावर नास्तिक किंवा ख्रिस्ती झाल्याचा आरोप काही वेळा येतोच कैलासवासी माधव गोविंद रानडे गणेश आगरकर कैलासवासी डॉक्टर भांडाळकर यापैकी कोणीही या आरोपातून सोडला नाही एवढेच काय पण लोकहृदयावरचे पुष्कळमणी लोकमान्य हि ख्रिस्ती लोकांच्या हातचा चहा प्याल्याबद्दल वाईत पडते कैलासवासी ज्योतिरावांच्या पुतळ्याचा प्रश्न आज पेटाळला गेला म्हणून त्यामुळे ज्योतिरावांची योग्यता दा कमी झाली किंवा ज्योतिरावांच्या स्मारकाचा प्रश्न अजिबात निकालात निघाला असेमुळेच नव्हे लोकांची समजूत घालणारा व ज्योतिरावांचे गुण कोणते होते हे जनते शांतपणे समजावून देणारा ही एज मनुष्य मात्र पाहिजे पुण्यास स्वराज्य स्वराज्यपत्राचे अशा अर्थाचे म्हणणे आहे की काही ब्राह्मण मंडळींनी महात्मा फुले यांना खोडसळपणाने ख्रिस्ती बनण्याचा प्रयत्न केला इतकेच नव्हे पुणे म्युनिसिपालिटीतील ब्राह्मण सभासदांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा ठराव नापास करून ब्राह्मण ब्राह्मणेतर वादात तेल टाकण्याचा अदुर्दशेपणा केला आहे हे चांगले झाले नाही महात्मा फुले एक मोठे सुधारक होते ही एक गोष्ट कबूल केली पाहिजे स्वातंत्र्यपत्र तारीख सतरा एकोणीशे पंचवीसच्या अंकात म्हणते की के। पुण्यास कैलासोशी जुजुराव फुले यांचा म्युन्सिपाल्टीने पुतळा उभारावा अगर उभारू नये यासंबंधी जो वाद चालला आहे व ज्या वादामुळे ब्राह्मण ब्राह्मणे प्रश्न अगदी निकरावर येत चालला आहे तो प्रकार हिंदू समाजाच्या ऐक्याला अत्यंत विघातक आहे याबद्दल दुबत असणे शक्य नाही वादाच्या रणात व वा, पक्षभेदाच्या भरात ज्योतिराव फुले यांच्या खऱ्या योग्यतेवरही धूळ उड़े जात आहे ही दुःखाची गोष्ट होय ज्योतिराव फुले यांच्या काळाचा विचार केला तर त्या काळाला झेपणारे ते एक भविष्य काळात दुर्वट समाजसुधारक होते ही गोष्ट मान्य केल्यापासून गत्यंतर नाही ज्या काळात शिक्षणाची टर उडण्यात येत असे अस्पृश्यांच्या उन्नतीची कळकळ बाळगणे त्यांना शिक्षण देणे अस्पृश्यता न मानणे हे धर्मबाह्य वर्तन समजले जात असे त्या काळात ज्योतिराव फुल्यांनी श्री शिक्षण अस्पृश्योद्दार व बहुजन समाजातील जागृती या प्रांतात जी बहुमोल कामगिरी केली तीबद्दल आदर व्यक्त न करणे हृतज्ञपणाचे होईल असे आम्हालाच वाटते न्यायमूर्ती रानडे आगरकर गोखले हे समाधीसुधारक म्हणून जर आदरणीय तर ज्योतिराव फुले हेही त्याच न्यायाने आदरणीय वाटले पाहिजेत ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाचा पडलेला वनवा विझुण्याच्या हेतूने मुंबई येथे निघालेल्या ब्राह्मण ब्राह्मणेतर पत्राच्या संपादकांनी आपल्या पत्राच्या तारीख 16 सप्टेंबर एकोणीशे पंचवीसच्या अंकात महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा ठराव नापा झाल्याबद्दल पुष्कसा खेद प्रदर्शित करून ब्राह्मण ब्राह्मणीतरांच्या ऐकेच्या दृष्टीने ते शेवटी लिहितात आ आणि लवकरच असा दिवस उभे होईल की ते आमच्या मताप्रमाणे टिळकात फुले आणि फुल्यात टिळक पाण्यास समर्थ होतील दोघांची आपल्या देशाला आणि आपल्या धर्माला अत्यंत जरुरी आहे आणि दोघांच्याही तत्वांचा एकजीव होण्यात आपला देश धर्माचा खरा तरणोपाय आहे आज नाही उद्या निदान परवा तरी हा बाग्याचा दिवस खचित उगवेल ब्राह्मण समाजातील एक सज्जनगृहस्थ हरिहर येथील सत्यगृहाश्रमाचे चालक श्री लक्ष्मण रघुनाथ भिडे दुधासारखे ब्राह्मण या हेडिंगाखालील लेखात तारीख सात दोन सत्तावीसच्या विजयी मराठ्यात प्रथम महात्मा फुले यांच्या कामगिरीचे महत्व वर्णन करून शेवटी ते ब्राह्मण समाजास लिहितात कैलासवासी महात्मा फुले यांची निंदा पुराणमतवादी ब्राह्मणेतर वर्ग खुशाल करो पण ब्राह्मणांनी त्यांची साथ भरण्याची काही जरुरी नाही सुधारक ब्राह्मणाने तर तसेमुळेच करता कामा नये पुराणमतवादी व आचारणात सुधारक अशाने तसे करणे हे तर अगदी निंदे होय कैलासवासी अगरकरांसारख्या सुधारकांना ब्राह्मणांनी नामोहरम केले तर ते तेवढे पुढे आता सर्वच ब्राह्मणांनी व ब्राह्मणेतरांनी मिळून तसे करण्याची मुळीच जरुरी नाही कैलासवासी महात्मा फुले यांची निंदा करणे हे विषारी ब्राह्मणांना मुळीच योग्य नाही पुराणमतवादाच्या नावाखाली अत्याचार झाले असता त्यामध्ये कळकळीच्या कर सुधारकांची निंदा करून भर घालू नये मग ते सुधारक कितीही आपल्या मनाविरुद्ध वागत असोत परोपदेशे पांडित्यम करताना स्वतः ब्राह्मणपुडाऱ्यांनी शांती ढळून द्वि अगदी जरूर आह सासवन गुलाबा येथील वैश्य विद्याश्रम संस्थिए एक अध्यापक श्री विष्णुपंत लक्ष्मण काने बीए हि तारीख सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी मोर्शी वराड येथे झालिखा महात्मा फुले जयंती प्रित्यर्थ भरलख्खा एका सभक्त म्हणाल महात्मा फुले हि महाराष्ट्रात तरी एक मोठ व समाजसुधारक झाल आह त्यांनी पलिल्या सुधारणा आज समाजास फुले फळे देत आहेत आपण त्यांच्या तत्वांचा प्रसार करण्याचे काम हाती घेतले पाहिजे मोर्शी येथील समता प्रवर्तक मंडळाचे अध्यक्ष श्री महादेव सीताराम मोंडले बीएएलएल व्ही हे आम्ही लिहिलेल्या एका खाजगी पत्रात लिहितात निदृत जनतेस हलवून जागी करणारे अज्ञ समाजाला ज्ञानदीप दाखवून स्वाभिमानाच्या रस्त्यावर आणणारे व विशेषतः ज्या जात्यावलंबी विषमतेमुळे हिंदू समाजाची घडी बिघवून गेली आहे ती विषमता मोडण्याकरता गतानुगतिकत्व सोडून समतेचा निर्भयपणे पुरस्कार करणारे ज्योतिराव हेच पहिले महाराष्ट्रीय होत एक सुप्रसिद्ध गृहस्थ व सासवड एक मोठे इनामदार श्री दादासाहेब पुरंदरे यांनी महात्मा फुले याजवरील आक्षेपाचे खंडन हा मोठा लेख लिहून प्रसिद्ध केला आहे त्यातील आठव्या पॅऱ्यापुढे ते लिहितात की संत तुकाराम महाराज ज्ञानदेव महाराज गोराकुंभार सावता माळी साधूवरेजो कामळा कबीर कमाल दादू पिंजारी सज्जन कसाई इत्यादींवरील महात्म्य होऊन गेल्यानंतर समाजात वेळोवेळी झालेल्या बदलीमुळे जी काही अयोग्य व खुळच रुढी पडल्या असतील त्या सत्याच्या तत्वानी शोधून त्यांचा बिमोड करण्याकरता जो समाज स्थापन झाला त्यास सत्य समाज हे सार्थनाव पडले या सत्य समाजाची तत्वे लोकांना पटून या सत्य समाजाच्या झेंड्याखाली हजारो लोक जमा झाले आहेत व होत आहेत असा हा उत्तरोत्तर फडारा समाज ज्या महात्माने स्थापन केला त्या महात्मा फुले यांना अविद्वान म्हणणे म्हणजे स्वतःच्या अकलेचे प्रदर्शन करणे होय असे नायराजांनी मनावे लागते जे कोणी म्हणत असतील की महात्मा ज्योतिरावांनी काय कामगिरी केली आहे त्यांना हीच विनंती आहे की सत्य समाजाच्या उत्तरोत्तर फडफडणाऱ्या विजयशाली निशनाखाली राजे रजवाडे सरदार दरगदार लहानतो जमले आहे या समाजाने धार्मिक सामाजिक वगैरे बाबतीत सुधारणा केल्यात व करीत आहे हे या समाजाचे कार्य हीच त्या समाजसंस्थापक महात्मा फुले यांची कामगिरी हो या सत्य समाजाच्या योगाने राष्ट्रीय सभा प्रांतिक सभा धर्म परिषदा या सर्वातून व प्रत्येकाच्या तोंडून कालमानाप्रमाणे धार्मिक वगैरे बाबतीत बदल केला पाहिजे अंधाविमानाने वागता उपयोगी नाही असेच उद्गार प्रत्येकाच्या तोंडून निघू लागलेले आहेत ते ख्रिस्ती धर्मप्रसारक होते याही म्हणण्यात नाही आपला पवित्र हिंदू धर्म आपला सनातन वैदिक हिंदू धर्म इतका थोर उदार आहे की त्या सर्व धर्मांची मते आहेत सर्वच धर्ममत लोकांना माहीत असतात असे नाही पण लोकांना माहीत नसलिधर्मत जर त्यांना सांगण्याचा सा कोणी प्रयत्न केला तर ते सांगणाऱ्या नाव ना तर ठवतातच पण त्यांची खरी मतीही त्यांना एकदम मान्य होत नाहीत एकंदरीत पाहता महात्मा फुले यांच स्मारक करण अवश्य आह यवतमाळ येथील लोकसद्वक वर्तमानपत्राचंपादक व विश्वविद्यापीठाचंडंट प्रेसिडेंट ऑफ डायरेक्टर श्रीचक्र पाणी कैलासवासी महात्मा ज्योतिराव या नरश्रेष्ठाने लोकांच्या टीकासरांचा तीव्र मारा आपल्या मनोनिग्रहाच्या डाळीवर निदड्या छातीने आणि खंबीर मनाने श्रीशिक्षण अस्पृश्यता निवारण व इतर अनेक सामाजिक चळवळींचा पुरस्कार करण्यात आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण खर्च केला